वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग बत्तीस हवा शाखांच्या आड लपलेल्या पांढरेशुभ्र वस्त्र गुंडाळलेल्या आणि विजांच्या लखलखाटासारख्या चमकदार गट वर्णाच्या दिसणाऱ्या त्याला बघून ती चमकली सुसंस्कृत प्रिय बोलणारा फुललेल्या अशोकाच्या राशीसारखा शुद्ध सोन्यासारख्या वर्णाचे डोळे असणारा असा वानस तिला दिसला नम्रपणे बसलेल्या वानश्रेष्ठाला पाहून मैथिली अत्यंत आश्चर्य वाटून विचार करू लागली बैग हे वानराचे भले मोठे हाती न गवसणारे पाहण्याला कठीण असे भूतच आहे काय हे मनात येऊन पुन्हा ती बेभान झाली भयाने पछाडून सुंदरी सीता दिनपणे रामा रामा लक्ष्मणा असा दुःखार्थ होऊन अतिशय विलाप करू लागली तो वानरश्रेष्ठ विनयुक्त होऊन जवळ आलेला पाहून एकदम मंद मंद स्वराने ती रडू लागली मैथिलीला हे स्वप्नच असावे असे वाटले ती पाहत असताना तिला वानर राजाने सांगितले त्याप्रमाणे करणारा मोठा व्रण पड़लेले मुखाचा मोठ्या पात्रतेचा बुद्धिमंतात श्रेष्ठ असा उन, वर, वानर श्रेष्ठ दिसला त्याला बघून अत्यंत गळून जाऊन प्राण गेल्यासारखी तिची स्थिती झाली बऱ्याच वेळाने भान आल्यावर ती मनात विचार करू लागली की आत्ता मी कसले वाईट पाहिले अनेक शास्त्रांनी निषिद्ध मानलेला वानर मला दिसला रामाचे लक्ष्मणाचे कुशल असो माझ्या पित्या जनकराजाचे कुशल असो हे स्वप्नच होते ना शोकाने दुखाने त्रासून गेल्याने मला झोप नाही पूर्ण चंद्रासारखे मुख असणाऱ्या त्या रामापासून दूर झाल्यामुळे माझ्या मनाला चैन नाही राम राम असा एकसारखा विचार मनात चालल्यामुळे वाचाही तेज बोलत आहे त्याला धरूनच त्याच्यासंबंधीची कथा मी पाहत आहे ऐकत आहे त्याच्याविषयीच्या प्रेमभावने मी अत्यंत पीडित झाले माझे सर्व भाव त्याच्यात जडलेले आहेत त्याचेच एक सतत ध्यान मनाला असल्यामुळे तसेस माझ्या डोळ्यांना दिसते कानांना ऐकू येते हा मनोरथ असेल असे मला वा मनाला वाटते बुद्धीनेसुद्धा तसेच तर्क होत असतील का पण मनोरथाला काही रूप नसते मग हा तर ढळढळीतपणे माझ्याशी बोलत आहे हे कसे काय वाचस्पते इंद्रा ब्रह्मदेवा आग्नेय तुम्हा सर्वांना नमस्कार असो हा वानर जे माझ्या बोलला ते तसेच हो वेगळे न हो सुंदरकांडाचा बत्तीसावा सर्ग समाप्त